स्कंद पाचवा अध्याय बत्तीसावा सुरथ राजाची कथा राजा जे म्हणाला हे मुने चंडिकेचे महात्म्य आपण मला उत्तम रीतीने सांगितले हे दयानिधे आता ह्या तिन्ही चरित्रांनी भगवतीचे पूर्वी आराधन कोणी केले आणि तिने प्रसन्न होऊन कोणाला वर दिला मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या ह्या देवीचे आराधन करून कोणाला मोठे फल प्राप्त झाले हे आपण कथन करावे हे ब्रम्ह हे महाभाग्यवान मुने देवीचा उपासना विधी, उपासनाविधी पूजाविधी आणि होमविधी याविषयी सविस्तर सांगा व्यास म्हणाले पूर्वी स्वारोचिश मन्वंतरामध्ये सुरत नावाचा राजा होऊन गेला तो उदार प्रजापालनाविषयी तत्पर सत्यवचनी कर्मनिष्ठ ब्राह्मणांची पूजा करणारा गुरुभक्त दानशील कोणाशीही शत्रुत्व न करणारा आणि धनुर्वेदामध्ये अत्यंत पारंगत होता तो राजा राज्य करीत असता एकदम लेन्छांनी चतुर्विध सैन्य जुळवून त्याच्याशी शत्रुत्व सुरु केले गज अश्व रथ आणि पदात्ती यासह मदमत्त झाल ले ते लेंच केवळ त्याचे राज्यहरण करण्याविषयीच तत्पर राहिले युद्धनितीची पर्वा न करता केवळ अन्यायानेच त्याचे राज्य घेण्यास तयार झाले ते, ते त्याच्या कोला नावाच्या राजधानीवर चाल करून आले तेव्हा सुरथ राजा सैन्य घेऊन त्यांच्या सन्मुख गेला त्यावेळी त्या भयंकर लेन्छांशी त्याचे घोर युद्ध झाले लेन्छांचे सैन्य थोडे होते आणि राजाचे सैन्य मोठे होते पण युद्धामध्ये त्यांचाच जय होऊन दैव योगाने राजाचा पराजय झाला पराजित झालेला तो राजा किल्ल्याप्रमाणे मजबूत आणि सुरक्षित असलेल्या आपल्या नगरा परत आला तो नीती निपुण बुद्धिमान राजा प्रधानाने पक्षाचे अवलंबन केल्याचे पाहून खिन्न झाला तो मनात म्हणाला आता ह्या प्रसंगी खंदक आणि किल्ले यांनी युक्त असलेल्या विस्तीर्ण स्थानाचा आश्रय करीत बसावे की युद्ध करावे राजा विचार करू लागला कदाचित शत्रुपक्षाला मिळालेले हे दुराचारी मंत्री मला पकडून शत्रूच्याही स्वाधीन करतील मग माझे काय होईल पापबुद्धी पुरुषावर कधीही विश्वास ठेवू नये कारण लोभाविष्ट झालेले पुरुष काय करणार नाहीत शत्रु पक्षाचे अवलंबन केलेल्या या अत्यंत पापी मंत्री वर्गावर मुळेच विश्वास ठेवता उपयोगी नाही असा विचार करून अत्यंत खिन्न झालेला तो राजा एकटाच अश्वारूढ झाला आणि कोणालाही न कळत नगरातून बाहेर पडला असहाय्य स्थितीत बाहेर पडल्यानंतर तो गहन मनामध्ये गेला तीन योजने अंतरावर तपस्वी सुमेधा मुनीचा कोकिल पक्षांच्या शब्दांनी तो भूषित होता शिष्यांच्या अध्ययन तो युक्त होता मृगांच्या शेकडो कळपानी तो गजभजलेला होता तो नोवार धान्याच्या चांगल्या पिकांनी युक्त होता उत्कृष्ट पुष्पफलानीयुक्त असे वृक्षही त्यात होते होमधूाने तो प्राण्याला सर्वदा आनंद देणारा होता वेदध्वनीने तो व्याप्त झालेला होता तो स्वर्गापेक्षाही मनोहर होता तो आश्रम पाहून राजा आनंदित झाला निर्भय होऊन त्या द्विजाश्रमात विश्रांती घेण्याचे त्याने मनाशी ठरवले नंतर तो विनय संपन्न राजा एका झाडाला घोडा बांधून आत गेला तेथे साल वृक्षाच्या छायेखाली ते मुनी बसले आहेत असे त्याच्या दृष्टी पडले तपश्चर्यातिशे कृष परंतु मनाने सरळ आणि शांत असलेले ते मुनी कृष्णाजीनावर बसले होते वेदशास्त्रांचे रहस्य ते जाणीत होते त्यांना क्रोध लोभ इत्यादी स्पर्श नसून शीतोष्णाधिक द्वंद्वांचे त्यांनी अतिक्रमण केलेले होते रहित असलेले ते मुनी आत्मज्ञानाविषयी तत्पर सत्यवादी आणि पाहून राजाने साष्टांग नमस्कार घातला तेव्हा त्या, त्या मुनींचे नेत्र भरून आले समोर उभ्या असलेल्या त्या राजाला ते म्हणाले उठ तुझे कल्याण असो ते मुनींचे शब्द ऐकून तो उठला नंतर शिष्याने त्या राजाला बसाव्यास आसन दिले त्यांच्या आज्ञेने तो राजा आसनावर बसला त्या सुमेधा मुनी अर्धपाद्यांनी त्याचे यथाविधी पूजन केले नंतर ते म्हणाले तू कोण आहेस आहेस, तू चिंताक्रांत का आहेस तू आपल्या दुःखाचे कारण सांग तुझा मनोर असाध्य असला तरी मी तो शेवटाच नेन राजा म्हणाला मी सुरत नावाचा राजा आहे आणि शत्रूंनी माझा पराजय केल्यामुळे राज्य गृह आणि भार्या ह्यांचा त्याग करून आपणाला शरण आलो आहे हे ब्रह्मन आपण जशी आज्ञा कराल तसा मी वागेन ह्या भूतलावर आपल्याशिवाय माझा कोणीही त्राथा नाही शत्रूंपासून मला भय प्राप्त झाल्यामुळे मी आपल्या सन्नीधि आलो आहे हे मुनी श्रेष्ठा हे शरणागत वत्सला आपण माझे रक्षण करा ऋषी म्हणाले हे राजेंद्रा तू येथे निर्भयपणे राहा या ठिकाणी तुझे बला नाही ना हे नृपश्रेष्ठा येथे हिंसा मात्र करावायची नाही निवार फळे फुले अशा प्रशस्त पदार्थीने उपजीविका करावी लागेल हे त्यांचे भाषण ऐकून तो राजा निर्भय झाला शुचिरभूत होऊन आणि फलमूलावर उपजीविका करून तो त्या आश्रमात राहिला एकदा तो राजा त्या आश्रमात वृक्ष छायेचा आश्रय करून बसला असता घराकडे लक्ष गेल्यामुळे चिंता क्रांत होऊन विचार करू लागला राज्य हरण केले त्या निर्लज्ज आणि संशय नाही माझे सेवक शत्रूच्या अधीन झालेले आहेत पूर्वी मी त्यांचे परिपालन केले असूनही सांप्रत ते मला दुःख देण्यास उद्युक्त झाले आहेत केवढे हे आश्चर्य त्या अत्यंत दुराचारी शत्रूंनी द्यूत मद्य वेश्या इत्यादी दुर्व्यसनात माझे द्रव्यही खर्चून टाकले असेल ते मिले आणि ते माझे मंत्रीही पापबुद्धी असल्यामुळे सत्याने वागणारे नाहीत वृक्षाच्या छायेत राजासा चिंताक्रांत होऊन बसला असता कोणी एक वैश्य दुःखित होऊन अकस्मात तेथे आला राजाने त्याला आपल्या बसवले आणि त्याला विचारले तू कोण आहेस कोठून आला आहेस तुझी जात काय आहे तू दिन असून शोकाकुल का झाला आहेस तुझी मुद्रा अशी निश्चित झाली आहे महाभाग्यवान मनुष्या मैत्री सात पावलं बरोबर गेल्यानेही होत असते सांप्रत तू माझा मित्र झालास तेव्हा तुझ्या दुःखाचे मला कारण सांग राजाचा हा प्रश्न ऐकून तो वैश्य आसनावर बसला स्थिर होऊन आणि आपल्याला साधूसमागम झाला आहे असे समजून त्या सुरथाला म्हणाला हे मित्रा मी वैश्य वैश्यजातीचा असून समाधी या नावाने प्रसिद्ध आहे मी धनाढ्य धर्मनिपुण सत्यवचनी आणि धनलुब आणि दुर्जन असलेल्या माझ्या पुत्रकलत स्वजनांनी माझा त्याग केल्यामुळे मी वनामध्ये आलो आहे आता हे प्रिया तू कोण आहेस ते कथन कर तू मला मोठा भाग्यवान दिसतोस राजा म्हणाला मी सुरथ राजा असून हल्ली चोरांनी मला पिडले आहे मंत्र्यांनी फसवल्यामुळे माझे राज्य नाहीसे झाले आहे हे वैश्य तू मात्र सुदैवाने मला मित्र मिळाला आहेस हे महाबुद्धीमान वैश्या आपण शुभ वृक्षाने युक्त असलेल्या ह्या वनामध्ये विहार करू तू शोकाचा त्याग कर वैश्य म्हणाला हे राजा माझ्या कुटुंबाला आता कोणाचाही आधार नाही माझा वियोग झाल्यामुळे ते अत्यंत दुःखी चिंताक्रांत आणि शोकाने त्रस्त होऊन जातील भारेला सुख नसेल अशा चिंतेने व्याप्त झाल्यामुळे माझ्या चित्ताला स्वस्थता प्राप्त होत नाही हे राजा पुत्र भारत पाहिन राजा म्हणाला हे महामते ज्या दुर्वर्तनी आणि अत्यंत बालिश पुत्राधिकांनी तुझा त्याग केला त्यांना पाहून तुला काय सुख होणार आहे हित कारक श्रेष्ठ होय परंतु जे मित्र असून दुःखदायक आहेत त्यांना सुरू कसे म्हणावे तू आपले मन स्थिर कर आणि माझ्या बरोबर विहार कर वैश्य म्हणाला हे राजा हे माझे मन कुटुंबाच्या चिंतेने दुखित झाल्यामुळे स्वस्त राहत नाही राजा म्हणाला माझ्याही मनाला, मनाला खरोखर राज्यासंबंधी दुःख त्रास देत आहे म्हणून आपण दोघेही समदुखी आहोत तेव्हा आज मुनीला शोकनाशक असे काहीतरी औषध विचारू असे ठरवून दोघेही मुनीकडे गेले शोकाचा नाश होण्याचे औषध विचारण्यासाठी त्यांनी मुनींना प्रणिपात केला शांत चित्ताने ते दोघेही बसल्यावर मुनी त्यांना येण्याचे कारण विचारले अध्याय बत्तीसावा समाप्त